अध्याय अठ्ठावीसावा नंदांना वरुण लोकातून सोडवून आणणे श्रीशुख म्हणतात नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंतांची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचे स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला ही आसुरांची वेळ आहे हे लक्षात न आल्यामुळे ते रात्रीच्या वेळीच यमुनेच्या पाण्यात उतरले त्यावेळी वरुणाचा सेवक असलेल्या एका आसुराने त्यांना पकडले आणि वरुणाकडे नेल नंदबाबा न आढळल्याने गो कृष्णा बलरामा अशा हाका मारून नंद महाराज कुठे दिसत नाहीयेत असे म्हणून रडू लागले हे राजा श्रीकृष्णाने जेव्हा त्यांचे रडणे ऐकले आणि आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचे त्यांना समजले तेव्हा ते वरुणाकडे गेले कारण प्रभू स्वकीयांना अभय देणारे होते ना श्रीकृष्ण आपल्याकडे आलेले पाहताच त्यांच्या दर्शनाने अत्यानंद झालेल्या पश्चिम दिग्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली आणि म्हटलं प्रभू आज माझे शरीर धारणेचे सार्थक झाले आज मला सर्व पुरुषार्थ प्राप्त झाले कारण भगवान आपल्या चरणकमलांच्या सेवेची ज्यांना सुसंधी मिळते ते भवसागरातून तरुण जातात आपण परब्रह्म परमात्मा भगवान आहात लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही असे वेद प्रतिपादन करतात मी आपणास नमस्कार करीत आहे प्रभू माझा हा सेवक मूर्ख आहे त्याला काय करावे हे कळत नाही तोच आपल्या वडिलांना नकळत इकडे घेऊन आला आपण त्याबद्दल त्याला क्षमा करावी हे पितृभक्त गोविंदा आपण आपल्या वडिलांना घेऊन जावे हे सर्वसाक्षी श्रीकृष्ण आपण मजदासवर सुद्धा कृपा करावी श्रीशुख म्हणतात परीक्षिता ईश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांना वरुणाने अशा प्रकारे स्तुती करून प्रसन्न केले यानंतर भगवान आपल्या वडिलांना घेऊन व्रजामध्ये परत आले आणि त्यांनी सर्वांना आनंदित केले नंदानी लोकपाल वरुणाचे पूर्वी कधी न पाहिलेले ऐश्वर्य पाहिले तसेच तेथील लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर नतमस्तक होत आहेत हेही पाहिले त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले घरी त्यांनी आपल्या बांधवांना ही सगळी हकीकत सांगितली हे परीक्षिता हे ऐकून गोपानी श्रीकृष्ण स्वत भगवान आहेत हे जाणले त्यांनी मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेने असा विचार केला की हे देवाधि देव आपल्या ब्रम्हरूप स्वधर्माला आपल्याला सुद्धा नेतील काय सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्णाने स्वत आपल्या गोपांचीही इच्छा जाणली आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कृपायुक्त होऊन असा विचार केला या जगामध्ये जीव अज्ञानाने शरीरालाच आत्मा मानून अनेक गोष्टींची इच्छा धरतो आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे करतो त्यामुळे त्याचे फळ म्हणून तो श्रेष्ठ कनिष्ठ योनींमध्ये भटकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही अशा प्रकारे विचार करून परम परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना मायेच्या पलीकडे असलेले आपले परमधाम दाखवले भगवंतांनी प्रथम त्यांना ज्याचे स्वरूप सत्य ज्ञान अनंत सनातन आणि ज्योतिष स्वरूप आहे तसेच समाधिनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात त्या ब्रह्माचा साक्षात्कार कर भगवंतांनी अकृणाला ज्या जलाशयात आपले स्वरूप दाखवले होते त्याच ब्रह्मस्वरूप ब्रम्हद भगवान त्या गोपांना घेऊन गेले चित्र त्यांनी त्यात बुडी मारली तेव्हा भगवंतांनी त्यानं त्यातून काढून आपल्या परमधामाचे दर्शन करून नंद इत्यादी गोप परमानंदामध्ये निमग्न झाले इत सर्व वेद श्रीकृष्णा की स्तुति करीत सर्वज अत्यंत आश्चर्यचकित समाप्त